दादांची गोष्ट आहे थोडीशी की ना इलाजा असतो मी तुम्हाला सांगणार आहे ना इलाज असतो म्हणजे मला गोष्टीचा मोह असल्यामुळे तुमचा माझा मोह असं गोष्टीचा मोह म्हणून मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे एकदा एका आणि माणसाचं काही देणं झालं तर ते देणं निवृत्त होत नव्हतं सावकार लोक असे असतात की विचारता सोयी नाही तो गुरुजींच्या शब्दात ही गोष्ट प्रतिपादन करायची झाली तर रावसाहेबांचं येणं आणि खा साहेबांचं देणं ठेवायचं खा साहेबांचं देणं म्हणजे तो दारात उभं राहून भाला घेऊन वसूल करतो म्हणजे ते पाहिजे आणि रावसाहेबांच येणं ते येतच नाही अशी स्थिती असते तेव्हा ते खा साहेबांचं देणं असल्या कारणाने अनेक लोक त्याच्या दारात उभे राहायचे एवढी परिस्थिती वाईट निर्माण झाली सगळ्यांनी फिर्यादी केल्या त्या फिर्यादी जेव्हा सुरू झाल्या तेव्हा वकील साहेबांच्या वकिलांनी सांगितलं मी तुला सोडवतो पण मला तू याचे पाच हजार रुपये दिले पाहिजे पाच हजार रुपये रोख पहिल्यांदा घेऊन टाका नाही तो म्हणाला पाच ना ठीक आहे पाच हजार काय तुम्ही दहा हजार घेऊन टाका ना, हो, ना। वकिलाला असं वाटलं की हा माणूस आपल्याला पाच हजार मग तुम्ही दहा हजार देतोय काय त्याला म्हणून सगळ्या केसचा संपूर्ण विचार केला आणि त्याला पहिल्यांदा उत्तर दिलं केस मुद्द्यावर आली ज्या दिवशी याचा जबाब घ्यायची वेळ आली त्यावेळी एक प्रकार असा घडला होता काय घडला होता जबाब आच्या दिवशी त्या वकिलाने त्या पक्षकाराला समजून ठेवलं की मी ज्यावेळी तुला प्रश्न विचारी त्यावेळी तू बॅ म्हणायचा काय म्हणायचं बॅ या व्यतिरिक्त दुसरं काही म्हणायचं नाही एवढ्या न तुला काय करायचं म्हणजे त्याच्यावरून मी सांगतो ते तिथे बोलायचं दुसरं काही बोलायचं नाही असं ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही मी तिथे गेल्यानंतर कोर्टात उभं राहिल्यावर त्यांनी काय राहील तुझं नाव काय बॅ तो कोणत्या गावचा अरे तुला मी असा प्रश्न विचारतो तू या कोर्टामध्ये आलेला आहे हे न्यायाधीश तुझ्या समोर आहेत हे तरी तुला समजतं का नाही बॅला अरे तुझ्यावर या माणसाने फिर्याद केली त्याचं तू देणं ना द्या सगळा ब्या ब्या करायला लागला तर न्यायाधीश म्हणला हा बोलते एक वेडा आहे मला बोलता येत नाही या वेड्याला काय हाता याचा जबाब घ्यायचा द्याकडून म्हणले काय नाही बाबा ना तुमचं देणं घेणं काय माहित नाही त्याचा जाब नेन जबाब नाही ते निकाल लावून की हा माणूस वेढा असल्या कारण या वेड्यावर काहीही फिर्याद करण्याचा अर्थ नाही त्याला काही समजत नाही तो देहभान विवरजित बेहोश आहे खरा बेहोश म्हणजे मूर्ख आहे थोडक्यात सांगायचं त्या वेड्याला आता आपण काही करू शकत म्हणून त्याला सोडण्यात आला सोडून दिला तो सुटला त्याच्यावरच्या सगळ्या केसेस न्यायाधीशांनी काढून टाकला एक एक केस त्याच्यावर राहिली नाही फिर्याद राहिली नाही बऱ्याच दिवसानंतर एक सात आठ महिने गेले तो वकिलाकडे गेला वकिलाकडे गेला वकिलांनी एके दिवशी विचार केला की आठ महिने झाले हा माणूस आपल्याकडे आला नाही काय करा म्हणून त्याला बोलावण पाठवलं आणि बोलावण पाठवल्यानंतर त्याला बोलवून विचारलं काय रे तुला मी या सर्व केस मधून सोडवलं तू पूर्ण निर्दोष म्हणून सुटलास तुझ्यावर एकही पैशाचं देणं नाही आता हजारो रुपयाचं देणं तुझ्यावर होतो तू मला मी पाच मागत असताना दहा देतो म्हणाला होतास माझी तू फी का देत नाही फी मला केव्हा देणार तू तू म्हणला जी विद्या इतरांच्या पासून सुटण्याकरता दिली होती तीच विद्या त्यांनी त्यांच्यावर चालवली याला काय म्हणतो गुरुची विद्या गुरुला पळली गुरुची विद्या गुरुवरच कित्येक वेळा चालवली जाते त्याचा आहे एक नमुना त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वेद वेदक भाव विवर्जित एक अद्वैय ब्रह्मस्थिती आहे ज्ञानेश्वर महाराजांना ऐकणारा शिष्य श्रोता एखादे वेळे असं म्हणेल याला अभिप्रेत्य परिहार काय म्हणेल कि काओ, नमस्कार वंदन हे जर स्थिती तुम्ही वंदन का करता तुम्ह ना तुम्ही वंदन करता या शब्दाचा अर्थ असा होतो कि सिद्ध ऐक्यामध्ये वंदन करणं म्हणजे नसलेलं द्वैत निर्माण करणं म्हणजे तुमच्या वंदनाने द्वैत तुम्ही निर्माण करताय म्हणण्यापेक्षा मूळ अद्वैताला तुम्ही हानी पण करताय जर मूळचं अद्वैत असेल ते नित्यसिद्ध स्वरूपाचा असेल तर अद्वैताची हानी तुम्ही करता किंवा तुम्ही अद्वैत नसलं तर तुम्ही निर्माण करताय द्वैत म्हणजे मूळ अद्वैत आहे पण नसलेलं द्वैत तुम्ही निर्माण करता म्हणा किंवा असलेल्या अद्वैताची हानी करता म्हणा अर्थ दोन्हीचा एकच आहे अद्वैतात वंदन संभवत नाही मग तुम्ही द्वैत नवीन निर्माण करताय म्हणा किंवा द्वैत निर्माण करून पहिल्या अद्वैताची हानी करताय म्हणा कुठलीही शंका चालेल पण एक शंका इथे लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे अशी की ज्ञानेश्वर महाराजांचा या शंकेच्या मागे अभिप्राय असा आहे ही शंका अशी असली पाहिजे की तुम्ही वंदन करून मूळ अद्वैत स्थितीमध्ये बिघाड करता <laughs> <voll> की तुम्ही वंदन करून मूळ अद्वैत स्थितीमध्ये बिघाड करता अद्वैत सिद्धांताची तुम्ही हानी करता आहात ून शंके या शंकेचं स्वरूप सांगायला का हा हे त्याचं स्वरूप आहे तसेच शंकेच आहे त्या शंकेच्या स्वरूपात आपल्याला असं दिसून येईल की हे ज्ञानेश्वर महाराज तुम्ही एवढं जर एवढ्या चांगल्या रीतीने सांगतात हे एवढं जर ऐक्य असेल तर ऐक्यामध्ये तुम्ही स्वतःचा निराळेपणा निर्माण करून त्यांना वंदन करायला तुम्ही सोन देवाहून भिन्न असायला पाहिजे ज्या अर्थी तुम्ही शिवशक्तीला वंदन करतात त्या अर्थी अद्वैत स्थितीत ब्रह्मस्थितीत त्या स्वगत सजातीय विजातीय नमस्कार करणारा एक भक्त आणि नमस्कार हो देव देवी नावाने नांदणारा एक देव त्याला तुम्ही वंदन करता म्हणजे अद्वैत स्वरूपामध्ये द्वैत तुम्ही निर्माण करतात अद्वैताची याच्यामध्ये हानी होती आहे असं कदाचित कुणी मला म्हणेल अशी कुणी शंका घेईल तर त्या शंकेच्या स्थितीमध्ये नमस्कार करण्यासाठी मी दुसरा वेगळा म्हणून जर कोणी शिल्लक राहील उर्वरित राहील वंदन करणारा म्हणून जर निराळेपणाने मी असू राहू लागलो माझं अस्तित्व जर वेगळं सिद्ध होऊ लागलं मी भक्तो तू दे करी अशीच जर माझ्या या बंधना मधली स्थिती असेल तर तरी लिंगभेद परा जोडू जायची लिंगभेद निर्माण करण्याकरता काय मला दुसरीकडे जायला पाहिजे काय परा म्हणजे दुसरीकडे जायचे <coughs> जोडू जायचे म्हणजे प्राप्त करून घेण्यासाठी परा जायची दुसरीकडे जायला दुसरी पाहिजे काय लिंगभेद करण्यासाठी म्हणजे काय याच्या करता थोडस तुम्हाला निराळ चिंतन सांगितलं पाहिजे कॉन्टॅक्ट असं ज्याला म्हणतात हल्ली तसं तुम्हाला थोडासा संदर्भ आणि त्याचा संबंध सांगणं जरूर तो म्हणजे ज्ञानेश्वरी मध्ये दुसऱ्या आधार ज्यावेळी आला युद्ध करायला भगवान प्रवृत्त करतात त्यावेळी अर्जुनाने ज्या काही आपल्या स्वतःच्या मनातल्या शंका मांडलेल्या आहेत त्यात एक शंका त्यांनी मांडलेली आहे की नयोत्ती गोविंद मी माझ्याच्याने आता युद्ध करणार मी युद्ध करणार का करणार नाही त्याची कारण दिली त्याच कारण असं अर्जुन बोलतो आहे हे झुंज नव्हे प्रमाण तो म्हणतो देवा हे युद्ध नव्हे रे बाबा नव्हे तू काय आला युद्ध म्हणतोस ते अर्जुनाच्या पद्धतीत बोलायचं झालं तर हे महा पाप आहे युद्ध नसून हे घोर एक प्रकारचं पाप आहे इथे त्यांनी प्रमादो असा शब्द वापरला तो म्हणतो हे झुंज नव्हे युद्ध नाही मग काय प्रमादो तू असताना सुद्धा असं वाज नव्हे प्रमादो हे युद्ध नाही घडणारा प्रमाद आहे हा माझ्या हातून घडणारा एक अपराध आहे प्रमाद अनवधानता शास्त्रकार सांगतात अनवधान असण हे तर प्रमादाचं मुख्य रूप असल्या कारणाने ते माझ्या फार मोठी चूक होत आहे असं तो म्हणतो का प्रवर्तिया दिशत से, प्रवर्त से बाधो युद्धा मध्य प्रवृत्ति दि जाता माला बाध दस कशाच बाध दस शास्त्र विधि बाध करते शास्त्र आज्ञे मी उल्लंघन करते मी ने शास्त्राज्ञेचा उच्छेद करतोय असं मला दिसून येतं शास्त्राज्ञेचा काय मी उच्छेद करतोय शास्त्राज्ञा अशी आहे की माणसाने आपल्या आयुष्यात कधी गुरुचा द्वेष करू नये गुरु गुरुंची अवज्ञा कधीही जन्मात माणसाने करू नये गुरु अवज्ञे सारखं घोर पातच नाही हे तर सर्व काय नमस्कार करता आला नाही पूजा करता आली नाही तरी निदान आपल्या वाणीने त्यांची निंदा तरी करू नये त्यांच्याविषयी काही द्रोह तरी करू नये किंवा कोणी निंदा करीत असं त्याचा ऐकू सुद्धा नेवर्गे ते तुम्ही एखाद्या श्रोतेला भेटून विचारा म्हणजे काय ते मग निंदा श्रवण करणार असो का वेदाच श्रवण करणार असो निंदा असो वा वेद असो श्रोता हा त्याचा सहाय्यक असल्या त्या निंदा करणाऱ्या ऐकणाऱ्यालाही पाप असतो ना ऐकूही नाही ते स्वयंच्या निंदे जेव्हा किंवा तो म्हणतो मी माझ्या वाणीने त्यांची निंदा करावी हे कसं काय घडतं म्हणून लिंगभेद परा जोडू जायचे म्हणतो लिंगभेद म्हणजे थोरांचा उच्छे शब्दाचा अर्थ असेल लिंग घेल शब्दा अर्थ थोरा उद कि दुसरा अर्थ लिंग या शब्दा अर्थ है शिवपिंडी शिवपिड़ी का उच्छेद विशेषास्त्र अस है कि शिवपिंडी हि थोरा ची उपलक्षण थोर पदार्थ जर एकत्र जमा केले तर त्यात शिवपिंडी ही वंदनीय आणि श्रेष्ठ थोर स्वरूपाची आहे थोरांचा अवमान करणं थोरांचा उच्छेद करणं हे थोर पाप असल्या थोरांचा उच्छेद करू नये त्याप्रमाणे दुसरी कोणी गोष्ट आहे की शिवाची अगोदर विष्णूची जर प्रतिमा असेल त्याची जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीला माणसाने उच्छेद करू नये त्या मूर्तीचा उच्छेद करणं खर का पहलें पहलें। मुर्ती मुर्ती हे खरं सांगायचं म्हणजे काय केलं होतं आपण मूर्तीपूजक असे मूर्ती भंजक आहेत सगळे एकदा मूर्तीचा मोडतोड करून फोड फोड करणं हे उच्छेद आहे याला लिंगभेद म्हणतात शिवपिंडीचा उच्छेद करणं विष्णू प्रतिमेला फोडण हे ज्याप्रमाणे निंद आहे त्याचप्रमाणे थोरांचा अवमान करणं हे लिंगभेद म्हणजे थोरांचा उच्छेद अवमान करणं मग थोरांचा उच्छेद करण्यासाठी मला अजून दुसरीकडे कुठे जायला पाहिजे काय हा लिंगभेद माझ्या हातून ओढवला म्हणतो माझ्याकडून हा भेदला तो म्हणतो आता हा जो लिंगभेद आहे हा लिंगभेद माझ्या वाट्याला आलेला आहे हा बोलून चालू माझ्या समोर आलेला आहे तेव्हा त्यामुळे मी आता युद्ध करणार नाही तिथे लिंगभेद शब्द जो आलाय तो थोरांचा उच्छेद्रमाणेश्वर महाराज म्हणतात मी जर या अद्वैत स्थितीला जाणून नमस्कार करण्यासाठी वेगळा मी शिल्लक राहीन तर थोरांचा उच्छेद जोडण्यासाठी तो अपराध मिळवण्यासाठी मला दुसरीकडे कुठे जायला पाहिजे काय तर मी थोरांचा उच्छेद मी होऊन संपादन केल्यासारखा होईल मी माझा फार ज्ञानेश्वर महाराज पूरे उत्तर देता परिहार संग ही संभवनीय हा शंकेरठपरी नो अर्जुन है ठिकाण शंके अरे हे तुला थोरांचा उच्छेद केल्यासारखं मी या ठिकाणी द्वैत निर्मिल्यासारखं तुला वाटत पण हे द्वैत हे मूळ लिंग भेद करणार म्हणजे थोरांचा उच्छेद करणारं नाही असं सांगण्यासाठी त्याचा परिहार ज्ञानेश्वर महाराज पुढच्या उभीने नेतात अशी जी घे प्रकृती पुरुषे त्यांना मी एक बंधन करणारा म्हणून जरपणाने राहिलो तर लिंगभेद करावा यायला दुसरीकडे जावा दावा यायला पाहिजे काय असेल एकदा माझ्या ठिकाणी मी लिंगभेद संपादन केला असे होईल लिंगभेद संपादन केला म्हणजे अद्वैताचा उच्छेद केला अद्वैत स्थितीचा मूळ सिद्धांताचा सिद्ध ऐक्याचा मी उच्छेद केल्यासारखं होईल यातच थोरांचा उच्छेद केल्याचा राग मला लागेल असं मला म्हणतात पण हा दोष माझ्यावर येत आता या शंकेचा परिहार करीतात सोन्याच्या ठिकाणी निर्माण होणारा अलंग हा एकमेकाशी अभिन्न आहे सांगे पासष्टी मध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे सोने सोन। सोनेपणा सोने सोने, सोने उणे न येता झालेली आहे सोन हे आपल्या सोनेपणाला कुठल्याही प्रकारची विकृती निर्माण होत नाही हेच तर विवर्ताचं रूप आहे अगदी पहिल्या दिवशी आपल्याला मी सांगितलं होतं की पूर्व रूप अपरित्यज्य अवस्थांतर भानम हेच विवर्ताचं रूप असल्या कारणाने जर इथे असं घडतं ना की पूर्व रूप अवस्थांतर प्राप्ती आणि मूळ लिंगभेद घडला असता अद्वैताचा उच्छेद घडला असता सिद्धांत हानी झाली असती म्हणून महाराज म्हणतात माझं नमन तसं नाहीये माझं नमन माझं हे बंद माझा हा नमस्कार मूळ अद्वैत स्वरूपामध्ये बिघाड न येता केलेला हा नमस्कार आहे कारण सोनं आणि सोन्यापासून झालेला अलंकार अलंकार होते सोन्याच्या घ्यायचं नाही प्रकार हे म्हणत असताना अगदी शुद्धता जर त्या ठेवायची असेल तर ज्याच्यामध्ये डाक लागत नाही असले जे अलंकार आहेत ते अलंकार आपण लक्षात घ्या म्हणजे आपल्या ध्यानात येईल की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण न होता सोने सोनेपणा उणे न येता स्वल्प विवराम झालेले असं जर आपण त्या तांतुरी पासली वाचू लागलो तर त्या वाचण्यामध्ये आपल्याला दिसून येईल की सुवर्णत्वामध्ये निर्माण न होता ते ज्या प्रमाणे अलंकाराला प्राप्त होत इथे तेच लिहिले तरी सोने सोन्यामध्ये द्वैत निर्माण न करता उनिपणा निर्माण न करता उणेपणा निर्माण न करता म्हणण्यामध्ये आधिष्ठानाला निर्मिकारत्व सुचवलंय आणि दुजे नवतू म्हणण्यामध्ये द्वैत निर्माण होत नाही असं सुचवलं कल्पित्वत निर्माण करणं म्हणजे द्वैत निर्माण न करणं काय म्हणतात दुजे नव तू सोना भजे अलंकार सोन्याला भजत असत म्हणजे अनन्या असत भजणे इथे शब्दाचा अर्थ आहे अनन्यासणे म्हणजे अलंकार सोन्यावर उत्पन्न होतो रातो तेव्हा सोन्याच्या रूपाने राहतो आणि आठणे केली तर पुन्हा सुवर्ण रूपानेच राहतो याला म्हणायचं का अनन्य असतो उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या ठिकाणी होतो तो त्याच्याशी अनन्य असं म्हटलं जातं जे दोन्ही चराचर हरिसी भजी संपूर्ण चर आणि आचर हे हरिला भजत म्हणजे त्याच्याशी ते अनन्य उत्पन्न होतं तर हरीवरच उत्पन्न होतं राहतं तेव्हा हरीवरच राहतं विलयाला गेलं तरी हरि स्वरूपामध्येच ते विलयाला जात याला म्हणायचं अनन्य असण या प्रकारे ते सोनं ते अधिष्ठानाला भजत असतात आपल्याला आता ते भिन्न दिसतं त्याच कारण आपली बुद्धी आपली अक्कल आपली बुद्धीची ठेवण काय गमतीदार ज्ञाने महाराजाने असं म्हटलंय नामरोपा आले बाळा सोने पण ते वाया गेले ते नाम रूपी दुरावले अद्भैत आपली स्थिती तशी झाली आता पुढे दसरा त्यावेळी ते का गोष्ट सांगत असत अर्थात त्या उभी गोष्ट नाही पण म्हणत असत हे लहान मोल एक आपल्या पित्याजवळ श्रीमंत पित्याजवळ श्रीमंताच मोल म्हणायला लगलं आज दसरा आहे तेव्हा मला सोनं पाहिजे आता त्या दिवशीच सोनं म्हणजे झाडाचा पाला काय झाडाचा पा, पाला पान त्याला सुवर्ण म्हटलं जातं ते सोनं लुटायचं असतं ते सोनं एकमेकाला द्यायचं असतं त्या देण्यामध्ये सुद्धा काही माणसं अंगजोरपणा करता असतो मी हल्ली ते दुर्मिळ झाल्यामुळे त्यालाही शहरामध्ये ते विकलं जाते पूर्वी त्याला एवढी किंमत नयची आपलं लोक खरंच भुकट मिळत असे असं सांगण्याचं तात्पर्य तो सगळ्या गावघर झालेला ऐकून येऊन म्हणायला लागला आपल्या बापाला कि मला सोनं पाहिजे आज दसरा आहे आता श्रीमंत बाप असल्या तो म्हणाला तुला सोनं हवाय ना मग हे घे अंगठी त्या अंगठी कडून गेली तो म्हणला मला अंगठी देत आहे मी तुम्हाला सोनं मागतोय म्हणलं आपल्या घरातली साखळी काढून दिली तो म्हणला ही तर साखळी आहे मला काय पाहिजे मला सोनं पाहिजे ते तुम्ही सोनं का देत नाही <laughs> अनंत अलंकाराचा ढीग त्याच्या समोर घातला तरी तो शेवटी म्हणतो मला हे अलंकार नको अलंकाराची रास नको हा ढिग तुमचा तुम्हाला लखला भासो मला सोनं पाहिजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतो अलंकारपणे आले बाळा सोनेपणे वाया गेले त्याचं जे सुवर्णत्व आहे ते सुवर्णत्व त्याच्या दृष्टीने ते वाया गेलं आहे त्याप्रमाणे नाम रूपी दुरावले अद्वैतच या नाम आणि रूपाच्या निमित्ताने अद्वैरूप जे ब्रम्ह ते आपल्याला दुरावले ते आपण त्याच्यापासून आपण दूर झालो आहोत वंचित झालो आहोत हे अद्वय स्वरूप असूनही आपल्या अद्वै स्वरूपाला आपण ओळखत नाही त्याप्रमाणे महाराज म्हणतात दुजयी नव्हतो खरोखरी नाम रुपामुळेन केलं त्या सुवर्णाशी अनन्य असत त्याचं सुवर्ण तो नष्ट होत नाही त्याप्रमाणे मी देवाला नमस्कार करूनही माझ्या अद्वैत स्थितीमध्ये बिघाड झाला नाही व द्वैतही निर्माण झालं नाही म्हणजे द्वैत निर्माण झालं नाही म्हणजे नसलेलं द्वैत आलं नाही आणि असलेल्या अदवय स्वरूपाला बिघाड निर्माण झाला नाही म्हणून ते नमन करणे माझे तैसे आहे तैसे आहे म्हणजे अलंकार आपल्या सुवर्णाशी आणि एक रूप असत किंवा सोनं आपल्या सोनेपणात उन होता जसं लेणं होतं त्याप्रमाणे अदवयत स्वरूपात बिघाड न होता मी नमस्कार केलाय किंवा माझा नमस्कार त्या सुवर्ण अलंकाराप्रमाणे मूळ अधिष्ठानच्या कन्याशी अनन्य म्हणजे एक रूप आहे असं आपण समजा सूर्याच्या रूपातून अलंकार होता हो तो ज्याप्रमाणे अन्न, पूर्ण निर्धार करून अद्वैत निश्चयात माझा हा कल्पित व्यवहार रूप वंदन प्रकार आहे असा त्याचा तात्पर्य झाला हा सिद्धांत दृष्टांतपूर्वक सात ओव्यांनी दृढ केला म्हणजे आता सात ओव्यामध्ये बहुतेक सर्व तो सर्वच्या सर्व दृष्टांतच आहे आणि या दृष्टांताने हीच गोष्ट ज्ञानेश्वर मला सांगतात वाचा दृष्टांतच आहे सांगता वाचे वाचा थोडक्यात सांगतो म्हणजे कळेल वाणीने वाणी आहे ही वाणी आहे मी वाणीने बोलतो असा उच्चार सांगणे म्हणजे उच्चार करणे वाचे वाचा सांगता वाणीने वाणी म्हणून सांगितलं काय सांगितलं सांग सांगण्याचा विषय वाणी वाणी असं वाणीने उच्चार वाणीने वाणी, वाणी शब्द उच्चारल्याबरोबर ठाऊ वाच्य वाचकाचा पडता आपल्याला असं दिसतं की हा वाच्य आहे वाचक आहे वाणी हा शब्द वाचक आहे आणि वाणी ही त्याची वाच्य आहे असं ऐकणाऱ्याला वाटतं घटका भरक्षणभर असं निर्माण झाल्यासारखं दिसतं पण काय भेदाचा विटाळू होते प्रश्न विचारल्या महाराज म्हणजे काय भेदाचा विटाळू होतो काय वाच्य वाचक भेद हा तिथे निर्माण होतो काय वाणीने वाणी शब्द उच्चारल्यावर ज्याप्रमाणे वाच्य वाचक भावाची प्रती येऊनही तिथे भेदाचा विटाळ म्हणजे स्पर्श होत नाही विटाळ होणे म्हणजे स्पर्श होणे लक्षात ठेवायचं विटाळ हा अनेक प्रकाराने होतो त्यातला एक तुम्हाला प्रकार सांगतो म्हणजे कळेल कि एखाद्या विटाळातल्या पुरुषाचा जो कदर उकरण्याचा म्हणा का बाईचा असला तर लोगड्याचा का पण कदराचा एक शेंडा तोप त्या आपल्या अंगाला लागतं आंघोळ मात्र शेंडी सकट करायचं कारण तो आहे हेतू संयोग आणि आंघोळ आहे फलसंयोग काय संबंध पदराचा संबंध हा आहे हेतू संयोग आणि आंघोळ मात्र शेंडी सकट करायचे हा त्याचा आहे फळसंयोग तेव्हा हेतू संयोग व फलसंयोग ह्याचा आपण जर विचार केला तर तो हेतू संयोग किती छोटा असतो बरं पण तो छोटा तरी विटाळा स्पर्श हा सुद्धा विटाळा तर इथे विटाळा शब्दाने स्पर्श सुद्धा भेदात हे किंवा सिंधू आणि दिसत असे सोल कविरा महाराज म्हणतात सिंधू म्हणजे समुद्र हा समुद्र परवा सांगितल्याप्रमाणे हा दृष्टांत दोन तीन वेळा महाराजांनी दिला त्याच्याकरता गुरुजींचा पुन्हा एकदा त्या वाक्याचा उच्चार की समुद्र तो समुद्र म्हणजे पुल्लिंगी ती नदी म्हणजे स्त्रीलिंगी या दोन्हीच्या उच्चारामध्ये शब्ददृष्टीने जरी स्त्रीलिंग आणि पुल्लिंग दिसत असेल नदीत हात घातला तर हाताला भुचडा लागत नाही आणि समुद्रात हात बुडवला तर शेल्डी लागत नाही त्याचं कारण तो समुद्र म्हणजे पुरुष नाही ती नदी म्हणजे स्त्री नाही नामा नामामध्ये स्त्रीलिंग आणि पुल्लिंग दिसून येतं वस्तुस्थितीने नदीचं तरी पाणीच समुद्राचं तरी पाणी नवीन नवीन समुद्र समुद्र रूपात असताना नदी नदी रूपात असतानाही पाणी या स्वरूपामध्ये अभेदच आहे पात्र भेद असताना सुद्धा मला आपल्याला सांगायचं पाणी सरळ आणि वाकडं नाही महाराज म्हणतात तो जो प्रवाह नदी आहे पृथ्वी भाग आहे तो वाकडा सरळ आहे मधलं पाणी जसं सरळच आहे त्याप्रमाणे समुद्र समुद्र रूपात असताना नदी नदी रूपात असताना पाणी स्वरूपामध्ये अभेद्या किंवा दुसरी तुम्हाला व्याख्या सांगतो म्हणजे स्थिर पाण्याचं नाव आहे समुद्र वाहत्या पाण्याचं नाव आहे नदी स्वरूपी व्याख्या वाहते पाणी म्हणजे नदी व स्थिर पाणी म्हणजे समुद्र व वाहते तरी पाणी आणि स्थिर तरी पाणीच पाणी स्वरूपात ते हो। भेद आहे का नाही दादानी त्याच्यावर बेताना सिले का हो असा भेद दिसतो तर तुम्ही काय सांगताय म्हणजे काय हे पाणी खारट आहे इथले पाणी मसूळ आहे इथले पाणी गोड आहे अरे पाणी मसूळ आहे पाणी गोड आहे पाणी खारट आहे अशा प्रकारचा रोज व्यवहार होतोय तुम्ही काय सांगताय महाराजांनी तुकारा पण एका ठिकाणा असं उदक भिन्न पालटू काही गंगा गोड येरा काय चवी नाही असा प्रश्न विचारायचा काय हो गंगा म्हणजे गोड आहे बाकीच्या पण गंगा पवित्र आहे ते पापनिवर्तक आहे आणि इतर पाण्यांच्या ठिकाणी ते सामर्थ्य नाही किंवा असलं तर त्या मानाने कमी आहे असं जर म्हटलं तर त्यातला फरक लक्षात येईल एरवी तुमच्या लक्षात येणार नाही तो फरक उपाधीचा फरक आहे पाणी स्वरूपामध्ये काही भेद आहे का का हे त्याच्यामध्ये फरक नाही म्हणून महाराज म्हणतात पाणी पाणी रूपाने जस एक आहे सिंधू आणि गंगेची मिळणी स्त्री पुरुष नामाची मिरवणी दिसत असे म्हणजे स्त्री नामाची व पुरुष नामाची मिरवणी शोभा दिसत असे असा शोभा प्रकार असा त्याच्यामध्ये असलेला भेद प्रकार तुम्हाला जरी दिसून येत असला बोलताना जरी हे बोलायला चांगलं दिसत असला. ती नदी त्या समुद्राला जाऊन मिळते काय गंगेचे व समुद्राचे मिळत अरे गो वा छान प्रकृती पुरुषाचे मिलन एखाद्याचा विवाह वर्णन करावा एखाद्या श्रंगार रसातल्या साहित्यिकाने अशा प्रकारचा हा सगळा प्रकार, प्रकार पुढचा आहे तेव्हा बोलायला जरी ती व तो स्त्रीलिंग आणि पुरुषलिंग तरी स्त्रीलिंग तरी नामाचीच मिरवणी आणि पुल्लिंग तरी नामाचीच मिरवणी वस्तुस्थितीने तिथे ना स्त्री आहे ना पुरुष आहे ते सगळं पाणीच पाणी असावं नाममात्राची समी शोभा आहे तरी काय पाणी द्वैत होईल असं म्हणण्याने काय त्या पाण्यामध्ये द्वैत निर्माण होणार आहे काय तर पाण्यामाण होणार नाहीत असे सूर्येची सूर्य पाहावा सूर्याच्या ठिकाणी काय सूर्याला पाहिजे भास््यभासकथा जरी दिसत असली तर सूर्य आणि सूर्याची सूर्या प्रभा असं जरी दिसत असलं तरी प्रभे सहित सूर्य जसा एक आहे <coughs> भास्पदार्थ एकपणाला काही बिघांड म्हणतो काही एकपणा त्याचा मोडतो का, का, का मोडत नाही चांदावरी चांदाची दोनदावरी होत चांदण्या चांदण्याची भिकुरी चंद्रावर चंद्राच्या चांदण्याचा आणि एक प्रकारे विशेष शोभा प्रकार जरी तुम्हाला दिसत असला तरी काही उणी दीप दिवशी घेऊसो का दीपू महाराज म्हणतात त्याच्यामध्ये काही तुम्हाला विशेष भिन्नता दिसते का दिसत नाही किंवा दिव्याच्या ठिकाणी ज्योतीच्या ठिकाणी ज्योत व प्रकाश असा जरी भेद दिसत असला तरी दोन्ही मिळून जसा एक प्रकाशच आहे मोतियाचे कीळ कीळ म्हणजे त्याच्या ठिकाणी असणार ते असणार पाणी मोतियाचे पाणी भरता नाही रांजणी महाराज म्हणतात मोतियाचे पाणी पण रांजण भरता येत नाही तुम्ही आपल्याकडे मोती भरपूर आहे मोत्याचे ते असं म्हणण्याने दोन पणा जरी दिसत असला त्याच्यामध्ये जरी भेद दिसत असला तरी होय मोतीवरी पांगुळ ते मोत्यावर पांगुळ होणे त्याचा आहे स्थिर होणे इथे पांगुळ शब्दाचा अर्थ स्थिर काय मोत्याचो तेज, कभी रुम भर नहीं कुछ नहीं उलट आगे पास का जितक खर है, है, है।, है बरबरच पानी सदा मोत्या सदा रहत्या शोभा नहीं का नहीं द्वेज निर्माण करता का शोभा अद्वैता मध्ये बिघाड न करता शोभा हे विशेष मोत्याच पाणी बोलायला जरी भेद दिसत असला तरी मोती स्वरूपामध्ये किंकित बिघाड न करता मोत्याला ज्याप्रमाणे शोभा आणित असत किंवा मात्राची या त्रिकुट या आता हे जे एक लिपीविषयी पुस्तक लिहिलं चाललंय त्या पुस्तकामध्ये तुम्ही हे बघा सगळे नकार किती दिलेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी इथे लिपीचा अभ्यास केल्याचं दिसून येत त्या लिपीच किती चिंतन बारीक केले ते बघा न जो लिहिला जातो त्या न लिहिण्यामध्ये नचा उच्चार सगळीकडे समान आहे पण न लिहिणं ते मात्र वेगवेगळा आहे कोणत्या पद्धतीने लिहिला जातो हे काही सांगता नाही तुम्ही त्या पुस्तकामध्ये वाचा घसेट प्रकार म्हणून ज्याला म्हणतात ते नियम आहे घ्रिष्ट लेखनाविषयी स्वतंत्र त्याने प्रकरणच लिहिले घृष्ट लेखनाविषयी स्वतंत्र नियम आहे घ्रिष्ट लेखन हे कोणत्याही पद्धतीचं चालतं त्याच्यामध्ये भेद जरी दिसून आला तरी उच्चार भेद नाही आणिच म्हटलं जात त्याच्याकरता महाराज म्हणतात नागरी मात्राची या त्रिकुटीआ प्रणवू काय चिरटिया नकाराचा दृष्टांत दिलाय त्याच्याकडून तो नकार असा लिहिला जातो घसे लेखना किंवा एक दोन आणि तीन अशा तीन रेगा दिल्या जातात त्या तीन प्रकारच्या रेगांच्या मुळे नकार जसा भिन्न होत नाही मात्राची परिभाषेमध्ये साडे तीन मात्रेचा म्हणून म्हणाला असलो तरी मुख्य त्याच्या तीन मात्रा असल्या कारणाने मौलीने त्याचा उल्लेख त्रिकुटे या म्हणून केलाय तीन मात्रा म्हणून केल्या तीन मात्रा हे बोलण्याची पद्धत आहे साडेतीन मात्रा यातला पारखा तर त्रिकुट्या म्हणण्यामध्ये प्रणव काय केला त्याच्या चिरफड्या केल्याचं त्याच्या चिंधड्या चिंधड्या केल्याच काय फडक्याच्या चिंध्या ठीक आहे म्हणजे त्या लोकांच्या भांडणातला बरं का फडके आडनावाचा ग्रह असतो त्याच्याविषयी जेव्हा लिहिण्याची वेळ आली तेव्हा म्हणावं लागलं की फडक्याच्या चिंध्या त्या चिरफाड करणं त्याची चिरफड्या करणं चिंध्या करणं ते महाराज म्हणतात प्रणव अकार उकार मकार मात्रांच्या मुळे हा काय चिरला जातो काय किंवा कि नकार तिरे घटि रेघांनी युक्त झाला म्हणून काही भिन्न होतो काय होत नाही ते तीन रेघांनी लिहिणं किंवा दोन एकत्र करून लिहिणं हा घष्ठ लेखनातला प्रकार आहे नकार त्यामुळे बदलत नाही त्याप्रमाणे अ ऐक्याचे मुद्दल न ढळेल महाराज म्हणतात माझं जे ऐक्य आहे पाणी स्वरूपामध्ये समुद्रामध्ये समुद्राचं जे एकत्व आहे ते एकत काहीही न भंगता आणि साजेरीपणाचा लाभ म्हणजे त्याच्यामध्ये सुशोभिततेचा जर लाभ होत असेल तर मग त्या समुद्राने स्वतरंगाची मुकुळे स्वतःच्या तरंगाची किंवा स्वतःची तरंगरूपी ही फुले तुरुंबु पाणी त्या पाण्या तुरुंगू नयेत काय हुंगू नयेत काय तर त्याचं उत्तर हुंगावी अगदी ही उभी दूर लावायची एकमेवा द्वितीय ब्रह्माच्या स्वगत सजातीय विजातीय भेदरहित स्थितीचे मुद्दल न ठरता मुद्दलाला धक्का न लागता माणसाने व्यापार करावा व्यापारामध्ये नफा माणसाला झाला पाहिजे तू का म्हणे हे तो हो व्यापार करा का एक फारे कबाबी पक्षी फायदा नाला नहीं तरी चलेदान मुद्दे का नको आया मुद्दल में तोटा का उपयोग है व्यापार का मुद्दला चढ़ निर्माण न होता जर साजरेपण कल्पित द्वैता अंगीकार कर भक्ति संप्रदाय भक्तीच्या आनंदाचा लावून नाम घोषायस असा जर रस मिळत असेल असा आनंद जर घेता असेल घेता येत असेल तर तो स्वस्वरूपाच्या ठिकाणी भेद निर्माण न होता कल्पितद्वैताने निर्मिलीला स्वतरंगाचा आणि स्वतरंगूपी पुष्पांचा सुगंध का बरे घेऊ नये तो मकरंद का सेवन करू नये तो मकरंद अवश्य सेवन करावा माझं म्हणजे अशा प्रकारचा हे द्वैत कल्पित असून ते तुमच्या त्या अद्वैत स्थितीपेक्षा सुंदर असल्यामुळे याच्या शोभेचा आनंदाचा अतिशय मोठा लाभ होत असल्यामुळे मी असलं द्वैत का बरे करू नये पारमार्थिकम अद्वैतम माझ केलेलं हे नमनात्मक नमनासाठी केलेलं जे द्वैत आहे भक्त्यार्थम नमनाथम केलेलं जे हे द्वैत आहे भक्त्यार्थम कल्पितम द्वैत भक्तीसाठी निर्मिलेलं जे हे द्वैत आहे अद्वैतुंदरम ते तुमच्या अद्वैतापेक्षा सुंदर आहे तर मग हे असलं द्वैत असलं वंदन मी का करू नये तर ज्ञानेश्वर महाराजांचं थोडक्यात उत्तर आहे कि असलं वंदन अवश्य करावं एक असं वंदन कि ज्या वंदनामध्ये अद्वैत स्वरूपात बिघाड होत नाही व ज्या वंदनामध्ये भक्तीचा आनंद मनुष्याला मिळतो किंवा आनंद रूपात आनंदाचा व्यवहार घडतो अस आनंदामध्ये होणारा आनंदाचा व्यवहार तो मी भक्ती व्यवहार का करू नये कुंडली गोरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम साखरे महाराज की जय वाचा वाणी वाणी जर असा शब्द शब्द तर तो हो नहीं, नहीं। प्रति मात्र असन की भेद है अर्थात कलपित भेद है वास्तव नहीं हो अथवा गंगा ही सिंधुले तो गंगा ही स्त्री व सिंधु बाजु भारत व गोल दो बड़बर नहीं दिन धर्म पृथ्वी संबंधा उदका प्रती स्वभावशुद्ध रुचि बहुत है फरक तरी हे तो का गंधादि काचा असे धर्म फरकूल गंगा सिंधु सूर्य आणि सूर्याची प्रभा सूर्य प्रकाशकही आहे प्रकाश आहे असं जरी दिसून येत असलं तरी त्याच्या मूळ स्वरूपामध्ये द्वैताचा लेश नाही बोलायला जरी दिसत असल्या तरी निराळेपणानेक्योघाचे ऊक एकच मोजावरील धर्म म्हणजे ते मोजाच्या शिकाणी राहते त्याला शुरून दुसरी कड़े जो उलटी मात्र प्रणवा तीन, तीन के लिए एक प्रणवाची तर प्रणव सिद्ध वाला प्रमाण मूल स्वरूप जितने होता तीन रेखा मिल नी अच्छी होना आपल्यावर जे तरंग ते तरंग ते त्या या पुढच्या भूमीमध्ये स्पष्ट रीतीने प्रतिपादन केला आहे तो म्हणजे जगामध्ये भक्ती संप्रदाय पुष्कळ आहे भक्ती संप्रदायाचे वेगवेगळे प्रकार आहेत भक्ती कहीं है, स्वरूप्रिया अंतरंग गाभा स्वतंत्र अंतरंग स्वरूप है उदाहरण संगाइर संगता कि जग मधे जेवड़े मन संप्रदाय है ते सर्व संप्रदाय द्वैत बैठकी वक्ति संग शंकर्य शंकरी ज्ञानेश्वर महाराज साधू संत एवढे जर वगळले तर सगळे लोक मधवाचार्य असोत निंबार्क असो राशिष्टाद्वैत म्हणून नाव देताना दिलं असलं तरी त्या विशिष्टाद्वैतामध्ये घडणारी भक्ती वा त्याने प्रतिपादन केलेली भक्ती ही द्वैत बैठकीवरची आहे द्वैताची बैठका मात्र कोणीही सोडली नाही ही मुख्य गोष्ट आहे जगत सर्व संप्रदाय एकीकरण के सर्व संप्रदाय गई भक्ति कहीं भक्ति सर्वे हृदया मध्य कारण श्रद्धाम पुरुषो योग श्रद्धा सी वसा भगवगीता संगत भगवान सामतो कि मनुष्य मात्र हा श्रद्धामये चित्त प्रेम ही आना कितीही माणूस कोणत्याही स्वभावाचा घ्या त्याच्या चित्तात प्रेम ही असणारच प्रेमाचा विषय काय हा मात्र मुख्य भाग आहे कोणाच्या प्रेमाचा विषय विषय आहे आहे, आहे प्रेम भेद सर्वे भक्ति का विचार के दस कि सर्वान भक्ति या ना रूपाने द्वैता बैठकी व्वैत बैठका न सोड़ता भक्ति है असं तुम्हाला दिसून येईल आणि आपल्या सर्व साधू संतांचं आणि आचार्यांचं वैशिष्ट्य जर काही असेल तर हेच अद्वैताची बैठक मुख्य कायम ठेवून मग भक्तीचा विचार केलेला आहे हे दुसरी गोष्ट अशी आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की भक्तीमध्ये प्रेम हे त्याचं मुख्य स्वरूप प्रतिपादन केलं सा तू असमप्रेम रूपा भगवत स्वरूपाच्या ठिकाणी परमप्रिती असणं हे मुख्य भक्तीचं लक्षण आहे प्रेमस्वरूप असणं हा त्याचा गाभा आहे प्रेम हे भक्तीचं अंतरंग रूप आहे प्रेम हे अनिर्वचनीय स्वरूपाचं प्रेम एक ही एकमे दाख सार नहीं पुपा को नकार करू श नहीं नाकबूल करू शक नहीं अस प्रेमस्वरूपरूप भगवंता विषयी चित्त निष्काम प्रेम जर न से भक्ति या बहिरंग क्रिया है उदाहरणार्थ श्रवण ही अपनी क्रिया है कीर्तन ही अपनी क्रिया है ग्राम परिक्रमा नगर प्रदक्षिणा ज्यादा प्रदक्षिणा गंगे च स्न कर ही कर भक्तिक्रिया है यह सर्व भक्तिक्रिया जर अपने विचार के भक्तिक्रिया है अपन विचार के भक्ति क्रिया पाठीशी अपने हृदय में अपने अंतकरण मे जर प्रेम न सर्व क्रिया भक्ति या संज्ञने का पात्र हो शकत होना एक केवळ क्रिया म्हणजे भक्ती नव्हे प्रेमसहित केलेल्या या सर्वच क्रिया भक्ती कोटीमध्ये अंतर्भूत आहेत म्हणून तर सगळ्या साधू संतांनी या भक्तींचा एकंदर नऊ प्रकारामध्ये अंतर्भाव केलेला आहे नऊ प्रेम सहित या भक्ति को अव प्रकार प्रतिपादन के लिए हा सर सर्व भक्ति प्रेम लक्षणात्मक भक्ति प्रकार या सर्व भक्ति प्रेम लक्षणात्मक वृत्ति मध्य अंतर्भूत है प्रेम लक्षणात्मक भक्ति का विषय सगुण परमत्मा है हि ही गोषे ध्यान पे भक्ति ही ज्ञानपूर्व संभव ज्ञानोत्तर संभवते भक्ति ही ज्ञानपूर्व संभव तिथे विधान है ज्ञानोत्तर ही भक्ति संभवतेधान नीति ज्ञाने पुरुषाला विधान, विधान तुल्य वचन सापड़ी तो तथे विनंती है विधान विनंती विधान वर्पंग पता सम आज्ञा है हुकुम है विनंती हुकुमे विधान पर विधान का विषय पाप लगता विनंतीच्या परित्यागामध्ये पापाचा स्पर्श होत उदाहरणार्थ रूपाने आचरण केलं पाहिजे असं ज्ञानेश्वर असं दिसत आहे की काय तर हे विधान नसून थोर पुरुषाला केलेली ही विनंती आहे एखाद्या थोर पुरुषाला आपण असं म्हणतो आपले इथे अमुक अमुख महाशय अतिशय थोर विद्वान पंडित आलेले आहेत त्यांनी आता या सभेमध्ये आम्हाला चार अक्षरे उपदेश म्हणून सांगावे काही दिसायला वरपंक पाहताना दिसून येते अशी अपवादात्मक वचन जर तुम्हाला सापडली तर ती विधान स्वरूप दिसत असली तरी अंतरामध्ये ती पाहिली असताना ती विनंती रूप आहे असं लक्षात ठेवा दुसरी गोष्ट अशी कि ज्ञानोत्तर भक्ती ही सहजतेने घडत असते त्याला भक्ती करा ही गोष्ट सांगण्याची मुळी ही आवश्यकता नाही ज्ञाने पूर्वसंस्कार वशात भक्तीही घडणारच नव्याण्णव टक्के घंडाव ना नऊ नऊ नऊ पाच वेळा भक्ती घडणारच एक वेळा का नाही दिला एक वेळा एवढ्या करता नाही द्यायचं त्याच कारण एखादा ज्ञानी पूर्वसंस्कार वशात ज्ञानेतर भक्ती कधीच असं सांगता येत नाही तो एका आपल्या मोहिमेत राहणं एका व्यवहारातही प्रवृत्त झाल्याचा तो वगळला तर बहुतेक पूर्वसंस्कार योगाभ्यासामध्ये कुणी कर्मामध्ये कोणी उपासनेमध्ये आपापल्या पूर्वसंस्काराप्रमाणे प्रवृत्त होईल हे तुम्हाला मुद्दाम सांगून ठेवत आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी दिसणार नाही म्हणून त्याला भक्तीमध्ये अंतर्भूत करता येत नाहीतर ज्ञानी पुरुषाचं उलट असं वर्णन आहे कि तो करीत एकली पूजा तो बोले तो जको माझा इतकंच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांनी तो मौन धारण करतो याच माझरी वर्णन आहे सगळ्यात मोठी भक्ती काही करणे ती तुझी पूजा स्तुती करणे ती तुझी निंदा का स्तुती जो गा नमसी गोविंदा मौन आहे त्याही पुढे जाऊन आपल्याला सांगायचं तर घाली ता अभास अवा तीर्थयात्रा जी होतो जाई या सजाचं वर्णन केलंय की जे नव्या प्रकरणामध्ये पुन्हा स्वतंत्र रूपाने येणारच आहे अशा hmm. त्या ज्ञानीपुरुषाची भक्ती ही सगळ्यात थोर भक्ती आहे अगदी त्याच्या पुढे आपल्याला ऐकायचं झालं तर आपल्याला असं सुचवायचं आहे की ज्ञानीपुरुषाचं काहीही न करणं संकल्प विवर्जित ब्रह्मस्थितीत असणं याला ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वात मोठी पूजा महापूजा समजल्या hmm. त्या महापूजेचा विचार आपल्याला पुन्हा हे सगळं संपल्यानंतर स्वतंत्र करायचं आहे त्यामुळं आता आपल्याला त्याबाबत काही बोलायचं नाही ते प्रवचन पुन्हा तुम्ही स्वतंत्र आहे का यावर आपल्याला सांगायचंच आहे हे सगळ्यात मोठी पूजा आहे त्या ज्ञानीपुरुषाची म्हणजे एकंदर जे पूजेचे चार प्रकार आहेत त्यातली कळसाची महापूजा म्हणजे काही न करणं ही कळसाची महापूजा याचा अर्थ न करिता पांडवा भजन झाली महाराजांनी लिहिलेच आहे काही न करता त्याचं भजन झालेलं आहे याच शब्दात स्वच्छ न करता भजन सहज पांडवा त्याचं असं ज्ञानेश्वर महाराजांनी निर्मळ लिहिलंय आणि याच्यावर अर्जुनाविषयी अर्जुनाला उद्देशन अर्जुनाला उद्देशून हा उपदेश भगवंत करतात की अर्जुना त्या ज्ञानीपुरुषाचं काहीही न करणं हे सर्वात मोठं भजन आहे असं तो, तो समज असं तिथे प्रतिपादन केलं या सगळ्या उव्या आपण वाचा त्या ओव्या जवळजवळ चाळीस पन्नास उव्या महाराजांनी लिहिल्या आहेत त्या महापूजेबाबत लिहिलेल्या आहेत आपल्याला त्यात निवड सांगायचं आहे याचा ज्ञानोत्तरही ज्ञानीपुरुषाच्या हातून भक्ती व्यवहार होणं संभवनीय याही वरी पार्था माझ्या भजनी असतात असतो जे लोकंडानं अशा पुरुषाची चार वचन सुद्धा चार शब्द सुद्धा ऐकायला मिळाली नाही अशांच्या बुद्धीमध्ये जर अनेक भरम असतील तर ते त्याच्या अल्पश्रोततेच द्योतक असल्या कारणाने त्याच्याविषयी कीव करावे एवढा त्याचा स्वरूप करता भक्ति की निंदा करते कर्मा की निंदा करते ज्ञा की निंदा करते अर्था की भक्ति की निंदा करना ज्ञान नहीं और ज्ञा की निंदा करना मानूस खरा भक्त नहीं खर उत्तर है कारण भक्ति आ ज्ञान मधे क्रम समुच्चय है विरोध कुछ नहीं म्हणून आपल्या संप्रदायामध्ये या भक्तीचा विशेष पुरस्कार करून त्याची बैठक मात्र अद्वैताची ठेवली आहे त्यासाठी एक शंकराचार्यांचं वचन आपल्याला सांगणं अवश्य आहे ते सर्वांना माहीत असलेलं आहे मागे एकदा सांगितले पुन्हा पुनर्वृत्तीचा दोष सांगू पत्करून सांगतो सत्य कि भेदा नमाम की नवम समुद्रोही तरंगामुंगा महाराज समुद्रोन तारंगा असं स्पष्ट म्हटलेलं हे वचन पुन्हा देण्याचं कारण असं आहे की तो दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी इथे दिलेला आहे काय की मुद्दल जे स्वरूप पाण्याचं आहे अभंग सिंधूचं जे स्वरूप आहे जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग अभंग नेणे हरि असं स्वत नाथ महाराजांनी पण म्हटलेलं जीव असो शिवासो वाश्वासो हे सर्व त्या हरि स्वरूपाच्या ठिकाणी हरिरूपी समुद्राच्या ठिकाणी निर्माण झालेले छोटे व मोठे लहान व महान असे तरंग आहेत मूळ जो सिंधू तो अभंग एक रस अखंड अशा स्वरूपाचा आहे त्या अखंड एक रस सिंधू मध्ये काहीही बदल होत नाही त्याचप्रमाणे स्वरूपामध्ये त्याच्या अखंड स्वरूपामध्ये होता जर त्याला साजरीपणाचा सुशोभितपणाचा लाभ होत असेल त्याच्यामध्ये जर सुख व्यवहार घडत असेल तर पुन, त्या पाण्याने आपल्या स्वतःची तरंगरूपी फुले का भरे हुंगू नयेत तर त्याचं उत्तर हुंगावीत त्याच पद्धतीने आपलं जे आत्मस्वरूप आहे आपलं जे ब्रह्मस्वरूप आहे हेच हाच एक प्रकारचा समुद्र आहे आणि त्या समुद्रावरती एक देव तरंग एक भक्तरूपी तरंग अशा उभय युक्त होऊन किंवा एक गुरुरूपी तरंग एक शिष्य तरंग म्हणजे देवभक्ताचं किंवा गुरु जे द्वैत आहे हे द्वैत शास्त्रीय द्वैत आहे या द्वैताला शास्त्रीय मान्यता आहेवत द्वैत कल्पित आहे तरी सुद्धा त्या द्वैतामध्ये या द्वैताला शास्त्राने मान्यता दिली आहे कारण हे द्वैत शेवटी मनुष्याला अद्वै स्वरूपावर घेऊन जाणार आहे म्हणून माणसाने द्वैत करायचंच ठरलं तर देवभक्ताचं द्वैत करावं त्याही पुढे जर एखादा मनुक्ष अधिकार संपन्न असेल तर हे कर चा। गुरु शिष्या द्वैत करता द्वैता मधे मन फारा चलता हा अतिशय उदार वृत्ति प्रकार चलते समझ गुरुला ही चलते दृष्टि गुरु भक्ति ही अति अवगण है कारण त्याचं स्वभावाला सांभाळावं लागत नाही आणि गुरुच्या त्याच्याविषयी एखादी वेळी आपली दोष बुद्धी होण्याची दाट शक्यता सगळीकडे लिहिलंय काय संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे पण एक अभंग तुकाराम महाराजांचा असा आहे संतांच्या संगती नकारावा वास काहीतरी गुण दोष येईल आण स्वच्छ लिहून ठेवलं की साधूंच्या संतांच्या संगतीत तुम्ही राहू नका त्याचं कारण त्यांच्या तारा जवळ जाऊन तुमची बुद्धी एखाद्या दोषावर नजर ठेवणारी जर झाली तर पुण्य निर्माण होण्याच्याऐवजी पापच निर्माण एक दुसरा अर्थ असा आहे त्याचा की जर एखादा खरोखरी गुरुच दोषी असेल तर त्याच्या संगतीनेही तुम्ही दोषी होणं संभव नाही म्हणून अयोग्य गुरूंची अयोग्य गुरुंची तुम्ही संगती करू नका योग्य गुरुंची एवढ्यासाठी करू नका तुमची दृष्टी त्यांच्याविषयी दोषाची एवढ्यासाठी करू नका की त्याचा गुण दोष तुमच्या हे कळावं लागतं लक्षात ठेवा कारण हे जरा ऐकायला विपरीत आहे हो तुकाराम महाराजांनी लिहिले एका थोर पुरुषाने लिहिलं असल्या कारणानं त्याची संगती बारकाव्याने घेण्यात ठेवण्याची गरज आहे कारण याचे जे सेकंड थॉट्स आहेत ह्याच्या दुसऱ्या बाजू आहेत क्या मनुष्या बुद्धि भ्रमण करना रहा। संपूर्ण वांगशि कशा का निर्णय देर मगे फुढ़ नहीं महापुरुषाच सर्वज्ञ पुरुषाच पारदर्शी पुरुषाच है टलाट तो, हिंग ल कवीचं बोलणं नव्हे पारदर्शी कवीच दीर्घ क्रांतदर्शी कवीच हे बोलणं असल्या कारणाने एका संतांचं बोलणं असल्याकारणाने एका तत्वज्ञ आणि ज्ञानीपुरुषाचं तत्वदर्शी व ज्ञानी शास्त्र संपन्न व अनुभूती संपन्न महापुरुषाचं बोलणं असल्या कारणाने हे बारकाव्यानं ध्यानात ठेवा की साधूंच्या संगतीमध्ये राहू नये असं ज्या तुकाराम महाराज म्हणतात सर्वत्र संत संगतीचं वर्णन करूनही सांगतात त्याचा अर्थ आपण थोडासा चिंतीला पाहिजे त्याचं मनन केलं पाहिजे आणि ते मनन याच पद्धतीने लक्षात ठेवलं पाहिजे की साधू पुरुषाच्या ठिकाणी जाऊन आपली जर दोष बुद्धी झाली तर साधू कितीही योग्य असला तरी आपल्याला त्याच्यासारखं पाप नाही आणि एखाद्या वेळी खरोखरीच अयोग्य असण संभवणे त्याच्या संगतीमध्ये जाऊन आपल्यालाही दोष लागण संभवणे म्हणून त्याच्याही संगतीत वास करू नका असाही त्याचा अर्थ होतो आणि योग्य असून त्याच्या संगतीतही वास करू नका असा त्याचा अर्थ म्हणून एकदा गुरुंच्या एक अयोग्याचं लक्षात ठेवावी एकदा आपल्या दृष्टीच्या अयोग्याचं लक्षात ठेव अशा उभय दृष्टीने साधूच्या संगतीमध्ये वास करू नका असं स्वच्छ लिहिलेलं आहे हे ऐकते वास करू नका संगती करू नका हे जरा विचारा नाही कारण शंकराचार्यांच्या थोर पुरुषांनी सुद्धा असं सांगितलंय संग सत्सुविधीयताम भगवतो भक्तीर्दृाधीयताम शांत्यादी परिचयताम दृढतरंग सद संगतीत जाऊन त्याच्या चरणाची सेवा करा सिलेला संत संगतीचं वर्णन करताना महाराज असं म्हटलंय <coughs> की संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी स्वच्छ लिहिलेलं आहे तरी पण या वचनाचा विचार करते साधू पुरुषाच्या जवळ राहते अति सावधगिरीने मनुष्यनात आणलं पाहिजे कारण केव्हा साधू पुरुष कोणत्या स्वभावामध्ये आविष्कृत होईल हे काय आपण सांगू शकतो आणि त्या साधूच्या त्या स्वभावाला जर आपण जाणू शकलो नाही त्या स्वभावामध्ये जर दोष दृष्टी झाली तर काय करणार तुम्ही मी कित्येक वेळा कीर्तनात असं प्रतिपादन करतो आपल्याला सांगून ठेवतो हे माझं स्वतःच म्हणून माझ्या अनुभवानं मी ज्यावेळी बाहेर कीर्तन करतो त्यावेळी असं कीर्तनाच्या शेवटी सांगतो यदात्र सौष्ठवम किंचित तन गुरो व मी नाही यदा असौष्ठवम किंचित तन्ममैव गुरोर नाही की यामध्ये जे सौष्ठव पूर्ण उचित शास्त्रसंवादी स्वरूपाच असं जर काही असेल तर ते सर्व गुरुंच आहे माझं नाही आणि स्वरूपाच असेल काही जर वेड वाकड असेल तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये तर ते वेडुई वाकुडी ही उत्तर सगळी माझी स्वतःची आहेत ती माझ्या उलट्या टाका म्हणजे ते सर्व मी घेऊन आश्रमात झाली असं बाहेर कीर्तन करतो त्यावेळी या कार्याच्या आत आश्रमात दादांच्या समोर ज्यावेळी मी कधी बोलतो त्यावेळी मी प्रसंगाने असं म्हणतो की या जे सौष्ठव ते तर गुरुचं खास आहेच यात काही तक्रारच नाही पण या जे असौष्ठव स्वरूपाच असेल तेही त्या गुरूंच असं सांगतात त्याचं कारण मी सर्वतोपरी माझ्या गुणांच्या सहित मी माझ्या दोषाच्या सहित मी जसा आहे तसा पूर्ण गुरुला समर्पित असल्या कारणाने मी ते तरी म्हणून सांगतो हा सर्वात श्रेष्ठ भाव आहे असं सांगताना जर समजलं नाही तर अनेकांचे घोटाळे झालेले होकार आणि होती हे असलं वचन ऐकते कारण हे दिसायला वर्पंग आहे ना काय हे वर्पंग दिसताना हे चुकीचे असं वाटण्यासारखं की गुण अर्पण करावं हे ठीक आहे दोष कसे अर्पण करणार तुम्ही कसे अर्पण करणार सर्वसमर्पित शब्दामध्ये दोष नाही का समर्पित होत काल तुम्हाला जस सांगितलं स्वरूपा ती भ्यासर लोक कोणाचे आहेत ती त्या त्याच ईश्वराचे आहेत ना त्याप्रमाणे आम्ही जर सर्वतोपरी गुरुला समर्पित आहोत त्याचा अर्थ असा मात्र करू नका की आपण दोष करायचे ते गुरुला समर्पण करायचे हे मात्र चुकीच आहे तुकाराम महाराजांनी शेवटी असं लिहिलंय बोलली वेळी वा उत्तरे पण बोलताना इतकी सरळ साधी सोपी थेट वचनं लिहिलेली आहेत की ज्या थेट वचनामध्ये वचना वक्रतेचा लेश नाही मग कसं हे तुकोबाराय हा असा आहे की मनुष्यबुद्धी मध्ये अज्ञातत्वाने एखादा दोष होणं संभव तो गृहित धरूनही बोलणं त्या पद्धतीने आपण बोलताना आपण संत चिंतन करताना दादांच्या समोर वा कोणत्याही थोर पुरुषांच्या समोर कीर्तन करताना चांगलंच बोलावं शास्त्रसंवादी बोलावं पण असा बोलण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही जर कदाचित त्यात काही चूक झाली असेल तर हा प्रश्न असं आपण धनात ठेवा हे जसं सांगतो त्याच पद्धतीने संतसंगतीमध्ये गेला असताना आपली गुणावर नजर जाण्याच्या दोषावर नजर जाण्याची शक्यता आहे आणि आपल्याला असं वाटणार की एवढे थोर पुरुष पण शेवटी शेंगोड येतो शेंगोडी तुमची देवधर्म येईलच पण अशी वृत्ती काही कारणाने होऊन दोष वृत्ती निर्माण होण्याची शक्यता आहे मग नाही मग त्याच्या पुढे लिहिले तो करा महाराज मग ता दोषा एखादा अपवाद असा असण संभवणीय की जो व्यवहारात प्रवृत्त आहे पण प्राय हा तो भक्तिसंपन्न असतो अद्वेष्ट्र स्वरूपाचा तो राहणार हे त्यातलं महत्वाचं आहे असा भक्ती संपन्न असलेला महात्मा त्याने तत्वज्ञानाच्या नंतर पूर्व त्याच्या निश्चयाने केलेल्या अद्वैत स्वरूपामध्ये यतिंतीत चळ निर्माण होत नसेल त्याच्यामध्ये विकृती निर्माण होत नसेल त्याचं मुद्दल सच्चिदानंद स्वरूप स्वरूपात बिघडत नसे। आणि त्या कल्पितद्वैताचा अंगीकार करून म्हणजे गुरु शिष्याचा किंवा भक्ताचा द्वैताचा अंगीकार करून जर त्या भक्तीमध्ये एक विलक्षण आनंद मिळत असेल तर तो आनंद त्याने का सेवन करू नये असा या दृष्ट्या आपल्याला अभिप्राय महाराजांनी व्यक्त केलाय स्वत रंगाची मुकळे का तुरुंग तुरुंबावी या महिन्यामध्ये ती का तुरुंबू नयेत या म्हणण्यात हाच अर्थ आहे की असा भक्तिव्यवहार का करून येतो त्याचं उत्तर अवश्य करावा असा भक्तिव्यवहार आचार्यांना मान्य आहे असा भक्तिव्यवहार ज्ञानेश्वर महाराजांना मान्य आहे याच्या करता एक दृष्टांत नाईला जास्त देतो आपला नाईला म्हणण्याचं कारण अतिचिंतनीय दृष्टांत म्हणून देतो ज्ञानेश्वर महाराजांनी या भक्ती करता लिहिताना सलीले अद्वैत स्वरूप हे आपलं असा आहे ते क्रिया नस आहे शब्द कसा आहे घडत नाही लिहिलं नाही सहन होत नाही इतकं अद्वैत स्वरूप नाजूत आहे इतकं सूक्ष्म आहे की तिथे क्रियेचा त्रैकालिक आहे अद्वैत्रिया अद्वैत भक्ती आहे अद्वैत असून ही भक्ती संभवनी कसं काय संभवणे हे अनुभवाची जोगे म्हणजे बोलायचं अनुभवाचीच गोष्ट आहे तुम्हाला मी बोलून सांगू शकत नाही असं म्हणूनही एक दृष्टांत महाराजांनी दिलाय तो दृष्टांत असा आहे <coughs> कि आपण ही जी मूर्ती घडवलेली पाहतो यात का हे आक्कल लागत नाही हे सामान्य अक्कल शिल्पकाराची पण त्या तुम्ही जाऊन बघा मूळ संपूर्ण डोंगर आहे आणि डोंगराला कोरलाय धनाट आणि त्या डोंगरा डोंगराला कोरून एक शिव तयार करा शंकर तयार करा आणि सगळी त्याच्या बाजूची सगळी भूताळ तयार केली डोंगर तोच त्याच्यामध्ये देव हे त्या डोंगराचाच त्याची ती भूतावळ परिवार सगळा त्या डोंगराचाच पण ते पाहत असताना आपल्याला वाटते की हा शिव आहे ही त्याची भूतावळ आहे हा शिवा आहे हा त्याचा परिवार आहे हा शंकर आहे ही पार्वती आहे शंकर नाही पार्वती नाही त्यांची भूत नाही आहे तो निवळ एक संघ असलेला असा एक संघ दगड डोंगरच आहे देव देऊळ परिवार की जे डोंगरू ते व्यवहार असा प्रश्न तिथेही विचारलेला आहे असा भक्तीचा व्यवहार का घडू नये त्याप्रमाणे अद्वैत स्वरूपात येत किंचित बिघाड न होता भक्तीचा व्यवहार व्हायला हरकत नाही असं महाराजांचं म्हणणं आहे आणि हा भक्ती व्यवहार साध्य भक्ती व्यवहार ज्ञानोत्तर भक्तिव्यवहार विधान विवर्जित भक्तिव्यवहार विधी किंकत्वाचा लेश वारा सुधा न करता भक्तिव्यवाह देवाला तरी इतका आवड़ो तो ज्ञा तो आत्मैव मे मत मा ज्ञा तो माजा आत्मा अवस्थे के ज्ञानेश्वर महाराज स्वत भक्ति की शंका निर्माण कर अद्वैता का भंग होत हो अवैत निर्माण हो वंदन अक्ति स्वरूप है ओवी ने ज्ञानेश्वर महाराज अपने परम्त्म बिघाड़ नपासने का <coughs> था। था विलास हो तो, तो का न करावा असे सांगतात उपासनेचा म्हणजेच उत्तेचा व्यवहार का बरे करू नये त्याच्याकरता ज्ञानेशुमारा सांगतात म्हणणे म्हणून शब्दाचा अर्थ अद्वैतात बिघाड होत नाही म्हणजे द्वैतविलास होत नाही म्हणून द्वैतविलास म्हणजे सत्य द्वैत निर्माण होत नाही म्हणून सोनेपणामध्ये उन्हा होत नाही म्हणून म्हणजे सोनेपणात उन न होता लेण होतं म्हणणे लेण निर्माण होऊन हे सुवर्णात द्वैत निर्माण होत नाही म्हण दोन अर्थ त्याची मुख्य ध्याना ठेवायचे पहिला अर्थ म्हणण्याचा काय लक्षात ठेवायचा कि सुवर्णत्वात बिघाड न होता लेण हो होत म्हणून दुसरा अर्थ असं लक्षात ठेवायचं कि लेण निर्माण होऊ नये द्वित निर्माण होत नाही म्हणून व्यवहार करू नये मूळ अद्वैत स्वरूपामध्ये येत विकृती निर्माण होत नाही म्हणून किंवा देवभक्ताच गुरु शिष्याच कल्पित द्वैत स्वीकारून भक्ती केली असताही द्वैत म्हणून पदार्थ निर्माण होत नाही म्हणून म्हणून काय भूते भूतेशू म्हणजे पुरुष आणि भवानी म्हणजे प्रकृती शिवशक्ती समावेशन हे प्रक, प्रकर प्रकरण असल्यामुळे त्या प्रकरणाला साधेसे शब्द येथे भूतेशू भूतांचा येश स्वामी नियमन करणारा असा हा भगवान शंकर आणि भवानी पार्वती माता प्रकृती पुरुष या दोघांना ज्ञानेश्वर महाराजांनी शंभूला त्या शंकराचे साक्षात अवतार निवृत्तीनाथ असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराजांचा असा मोठा योग आहे नाथपंथांच आराध्य दैवत म्हणून शंकराचं वंदन तर खास आहेच इतर गोष्ट आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छेंद्रतयाचा मुख्य शिष्य या अभंगापासून तुमा शंकरापासून ही परंपरा म्हणून सांगून ज्ञानेश्वर महाराजांनी याचा जागजागी खुलासा केलाच आहे त्याबाबत काही बोलायचं फारसं कारण नाही पण एक सांगणं अवश्य आहे ते म्हणजे त्याविषयी श्री गुरु निवृत्तीनाथ हे स्वतः शंकराचे अवतार म्हणजे गुरूंचं वर्णन करते त्यांना पहिल्यांदा शंकराचं वर्णन करायला पाहिजे शंकर रूपानेच गुरुचं ते सदैव वर्णन करतात कुठेही नाव लिहिण्याची वेळ आली तर जोडीने नाव लिहिताना पहिलं शंकराचं लिहितात आणि मग विष्णूच लिहितात त्यातही बारकावा आहे की शिवा <laughs> कि शिवाच नाव लिहिण्यामध्ये गुरूंच नाव लिहिलं जातं आणि विष्णूच नाव लिहिण्यामध्ये खास स्वारी माऊलीचं नाव लिहिलं जात म्हणून माऊलीने विचार केला की आपल्या शंकराच नाव असे मग माझा असू म्हणण्यामध्ये आपल्या गुरूंच्या आदिनाथाचंही नाव लिहिल्यासारखं झालं आणि गुरुच्या शिष्याचं नाव लिहिल्यासारखं झालं असं कुठे लिहिलंय शारीर असं लिहिलंय कि शारीर तपामध्ये साष्टांग नमस्कार घालणं हे तप आहे म्हणून त्या तपाच वर्णन करताना लिंग का प्रतिमाची असो कि विष्णूची मूर्ती असो नामाचं वर्णन करताना नामभक्तीचं वर्णन करताना म्हणजे वाणीच तप वर्णन करताना ते नाम शैव का वैष्णव वाचे वसे ते वाघवतप जाणे तिथे वर्णन करताना महाराजांनी काय वर्णन केले नाव ते शंकरच असो शैव असो का, का विष्णूच असो आणखी एका ठिकाणी उदारतेच वर्णन करण्याची वेळ आली त्यावेळी पहिल्यांदा शंकराचं वर्णन दृष्टांत देताना तो उपमन्यू दुधाच्या साठी म्हणून दुधाची वाटी मागण्यासाठी म्हणजे वाटीभर दूध मागण्यासाठी तो गेला होता उपमन्यु उपमन्यू पुढे धुरजटी क्षेराची करून करून वाटतो तो मागायला गेला वाटी करून त्याच्या समोर ठेवले ते एक जण म्हटलं हो हे झालं शंकराच शंकरा, शंकरा म्हणले तो तमकप्रधान तो आपल्या तमकप्रधान वृत्तीमध्ये मागणाऱ्याची काय योग्यता आहे किंवा काय मागतोय त्याच्या ध्यानाकाला नसतात जे शतवगुणाचे संपन्न आहेत त्यांची काय वाट कळलं नाही त्याच कारण त्याच्याकडे मागायला गेलेला जो ध्रुव बाळ त्याने आपल्या पित्याच्या मांडीवर बसायची जागा मागितली होती त्याला आढळ पद नाही का दिलं मग दुर्जेतीने वाटीवर दुधासाठी क्षीरसागर देणं काय आणि सुजाण्या या वैकुंठीच्या राण्याने त्याला आढळपदावर नेऊन बसवणं काय समानच आहे का नाही दोघांचं उदारत्व समान आहे मागणाऱ्याच्या कितीतरी पटीने मोठं देता असा स्वभाव दोन्हीकडे लागू आहे म्हणून ते शंकराला जेवढं बोलायचं काय कारण आहे म्हणजे अगोदर शंकराचा दृष्टांत मग विष्णूचा दृष्टांत कायम ह्या पाप क्रमाला माऊली कधी चुकत नाही क्रम चुकू देत नाही हे त्यांना ठेवा वैशिष्ट्य हे आहे की आपलं गुरुचं नाव अगोदर मग आपलं शंकराचं नाव अगोदर मग विष्णूचं नाव एकामध्ये गुरुस्तुती आहे एकामध्ये आत्मस्तुती घडण्याचा संभव आहे असं सांगण्याचं तात्पर्य नवरीने या सगळ्या गोष्टी एकंदर मर्यादा ज्याला म्हणतात धडीची मर्यादा अति पूर्ण उल्लंघन न करता या सगळ्या दृष्टांताची योजना केलेली आहे शंकराचे हे थोर भक्त असल्या कारणाने शंकरा जरी उपाधी भेदाने शंकर विष्णू आणि ब्रम्हदेव हे समान आहे तरी सुद्धा त्या उपाधीमुळे आणि अवस्थाभेदामुळे जी त्यांची रूप आहे त्यातलं हे शंकराचं रूप लक्षात घेऊन समानत्व न सोडताशु आणि भवानी भोतेश म्हणजे शंकर आणि भवानी म्हणजे पार्वती वंदिनी न करून सिनानी सिनानी न करून वंदिनी यांना भिन्न न करता व त्यांच्याहून मी भिन्न न होता मी केलेलं हे वंदन असल्या कारणाने मी नमनी जा नम। आएसे नम। आएसे नम नम नम ते हे ऐसे अगदी थोडक्यात सांगायचं झालं ते हे ऐसे वंदन ते हे ऐसे नमन म्हणजे हे असे म्हणजे कैसे की मूळ जी ब्रह्मस्थिकी तिच्यामध्ये बिघाड न ठेवता साजेरेपणाचा लाभ होऊ नही द्वैताचा वारा सुद्धा लागला नाही ते हे ऐसे वंदन नेहमी या शेवटच्या चरणावर भर ठेवायचा ते हे ऐसे वंदन कैसे मूळ स्वरूपामध्ये बिघाड न होता प्रकृती पुरुष ही भिन्न न करता व त्यांच्याहून मी भिन्न न राहता म्हणजे प्रकृती पुरुषाला भिन्न करायचं नाही त्यांच्याहून मी भिन्न राहायचं नाही आणि हे सगळे तिघे मूळ अद्वैत स्वरूपामध्ये बिघाड न होता झालेले हे बंधन आहे समुद्राच्या मूळ स्वरूपात मुद्दलात घट येऊ द्यायची नाही द्वैत स्वतंत्र निर्माण होऊ द्यायचं नाही आणि तरंगरूपी ही जी काही त्याची फुलं आहेत त्याचा वास मात्र घ्यायचा त्याप्रमाणे भक्ती व्यवहार तर व्हायचा भक्तीचं जे सुख आहे ते तर सेवन करायचंच त्या भक्ति व्यवहारामध्ये इतकिंचित उनपणे येऊ द्यायचं नाही तो व्यवहार जसा त्या तसा करून मूळ अद्वैत स्वरूप मात्र जसाच्या तसं ठेवायचं याला म्हणायचं काय म्हण भूतीशवानी भवानी वंदिनी न करोनी सिनानी मी रिघालो मी स्वतः आता वेगळा न राहता मी प्रवृत्त झालो न मनी तेही मी ज्या नमनामध्ये प्रवृत्त झालो ते नमन तुम्ही लोक करता तसे हे नमन नव्हे आपण जगामध्ये नमस्कार करतो वंदन करतो पण आपलं वंदन हे भक्ती स्वरूप असेल असं काही नक्की सांगता येत नाही फारसं मी त्याच्यावर वर्णन करीत नाही कारण तो प्रवचनाचा विषय आहे सामान्य जनामध्ये सांगण्याचा विषय आहे पण नावो दोन तीन तुम्हाला सांगतो म्हणजे कित्येक वेळा माणूस नमस्कार करण्याची पद्धत आहे म्हणून करतो कित्येक वेळा माणूस एखाद्याची बोळवण करून हस्ते करून व्याद एकदाची जाऊ देत म्हणून वंदन करतो, करतो। जसा काल राक्षस मारुतीला भेटायला थोर तू राम भक्त आहे तेव्हा मला तू रामायण सांग म्हणजे राम कथा सांग की ज्याच्यामुळे ती रामकथा सांगण्यास सूर्याचा उदय होईल आणि ही वल्ली त्या लक्ष्मणापर्यंत जाऊन पोहोचली नाही म्हणजे तो आठवेल बरं काही डोके असतात हे म्हणजे तुम्ही असं समजू नका की राक्षसाला डोकं नसतं म्हणजे राक्षस असतात मोठी लोकांना सुद्धा अतिबुद्धी लागते त्यांना ठेवा अशा त्या बुद्धिमत्तेमध्ये त्याला काही समज आहे त्या परीने सांगितलं का हनुमंताला हे मारू ते तुझ्या चरणस्पर्शाने माझा उद्धार झाला पण एक लक्षात ठेव हो। हा जो काल तुझ्या समोर आलाय नाव धारण करून आलाय तुझा पया पड़तो रामक आवड़ सकते राक्षस है रावण तर्फे आए हा तुझा कार्या विघ्न आना है तुझ गुरु कारगिल लक्ष्मण तिथे मरतो जला शक्ति लगे है तर तू, तू सूर्यचं नाव काढल्यामुळे एखाद्या गेल्यावर त्यांनी विचारलं ते रूप चांगलं होतं भक्तीच चा भाविक रूप अगदी हात जोडून अगदी मी फार रामकथा श्रवण करण्याला उत्सुक आहे तेव्हा हे मारुती मला तू कथा सांग तो मारुती म्हणाला बुद्धिमान असल्या तू कोण आहेस ते पहिल्यांदा सांग तो म्हणाला मी रामभक्त आहे खोटं सांगतोस नाही नाही त्याने मुष्टी प्रहार करा हात उघडल्याबरोबर त्या कालने आपलं राक्षसा स्वरूप अभिव्यक्त केलं केल्याबरोबर त्यांनी विचार केला की खरोखर हे विघ्न आहे त्याला मुष्टी प्रहार करून मारायला जेव्हा प्रवृत्त झाला तेव्हा कालने म्हणतोय की मारुती मी चुकलो मला जीवदान दे तो म्हणला मी जीवदान आता देणार नाही आता जीवदान घेणार आहे त्याला मारून मग पुढे मारुती गेलेला सांगण्याचं तात्पर्य हा नमस्कारच हे वंदनच पण हे दांभिक वंदन आहे मग कसलं वंदन पाहिजे वंदन असं पाहिजे एक ज्ञानीपुरुषाचं वंदन असं आहे फळ लिया तरुची शाखा भूमी उतरे त्या झाडाला फळं अशी लगडतात की त्या फांदीला ती फळ सहन होत नाही म्हणून ती फांदी पुन्हा भूमीकडे लावते त्याप्रमाणे ज्या ज्ञानीपुरुषाचं जीवन फलीभूततेला पावलेलं आहे जो ज्ञानी स्वतः रामस्वरूप बनला आहे जो ज्ञानी शंभू स्वरूप बनलेला आहे शंकर स्वरूप असलेला बनलेला आहे तो म्हणतोय राम हमारा जप करे हम बैठे या तो ही पुरुषाच्या अवस्थेला पावल्यानंतर ते हे ऐसे वंदन मला म्हणतात कसं हे माझ वंदन असल्या कारणाने माझ्या वंदनामध्ये पूर्ण जीवन आहे माझ्या वंदनामध्ये फलीभूत आहे पूर्ण व सफल असलेल्या जीवनामध्ये मूळ स्वरूपात बिघाड न होता देवदेवीला केलेले हे वंदन असल्यामुळे सर्व श्रेष्ठ स्वरूपाच हे वंदन आहे निराळे न करीता विलासाने वंदनाचा सोहळा करावा अशा दृष्टीने हे वंदन करण्यास प्रवृत्त झालो आहे हाच अभिप्राय पुढे चार उभ्या सिद्ध करून प्रकरण हे संपूर्ण करतात वाचा